चौथा अध्याय नित्य धर्माचे नामांतर वैष्णव धर्म आहे लाहिडी महाशय आणि वैष्णवदास यांच्या कुटी शेजारी शेजारीच होत्या जवळच काही आंबा आणि फणसांची झाडे होती चारी बाजूंनी छोटे छोटे सुपारीचे वृक्ष शोभायमान होते अंगणात एक मोठा कोल चबुतरा होता ज्यावेळी श्री प्रद्युम्न ब्रह्मचारी त्या कुंजात राहत असत तो चबुतरा त्यावेळेचा होता खूप दिवसांपासून वैष्णव मंडळी त्यास सुरभी चकुतरा म्हणतात त्याची परिक्रमा करतात तथा त्यास श्रद्धापूर्वक प्रणामसुद्धा करतात संध्याकाळ झाली आहे वैष्णवदास आपल्या कुटीत पानांच्या आसनांवर आसनावर बसून हरिणाम जप करीत आहेत कृष्णपक्ष आहे त्यामुळे हळूहळू रात्र अधिकच काळोखी होऊ लागली आहे लाहिडी महाशयांच्या कुटीत एक छोटासा लुकलुकणारा दिवा जळत आहे अकस्मात त्यांच्या दरवाजाजवळ एका सापासारखे काहीतरी दिसले लाडी महाशयांनी त्याच वेळी एक काठी घेऊन त्या सर्पास मारण्याकरिता दिव्याची ज्योत मोठी केली परंतु दिवा घेऊन बाहेर येईपर्यंत सर्प गायब झाला लाहिडी महाशय वैष्णवदासांना म्हणाले आपण जरा सावधान राहा आपल्या कुठेत एक साप आलाय वैष्णवदास म्हणाले आपण सापाला इतके का घाबरता या माझ्या कुठेत निर्भय होऊन बसा लाहिडी महाशय त्यांच्या कुटीत शिरून पत्रासणावर जाऊन बसले परंतु त्यांचे मन अजूनही बरेच चंचल होते ते म्हणाले महाशय याविषयी शांतीपूर चांगले आहे शहरात कुठेही साप विंचू आदींचे भय नाही नदी या सर्वत्र सापाचे भय असते खास करून गोद्रुमसारख्या वन्य भागामध्ये लोकांचे राहणे फारच भयप्रद आहे वैष्णवदास बाबाजी समजावू लागले या विषयांनी चित्तास चंचल करणे योग्य नाही आपण श्रीमद भागवतातील परीक्षित महाराजांनी महाराजांची कथा अवश्य ऐकली असेल त्यांनी सापाचे भय त्यागून स्थिर चित्ताने श्री शुकदेवांच्या मुखातून हरिकथा मृताचे पाण करीत परमानंदाचा लाभ घेतला मनुष्याच्या चित्तदेहावर सर्प आघात करू शकत नाही केवळ भगवत कथा विरहरूपी सर्पच त्या देहाकरिता व्याघातजनक पीडाजनक आहे जड शरीर नित्य नाही एक ना एक दिवस त्यास अवश्य त्यागावे लागणार आहे जड देहाकरिता केवळ शारीरिक कर्म विहित आहेत कृष्णाच्या इच्छेने जेव्हा या देहाचे पतन होईल तेव्हा कुठल्याही प्रयत्नाने त्याची रक्षा कर रक्षण करता येणार नाही जोपर्यंत शरीर नाश होण्याची वेळ उपस्थित होत नाही तोपर्यंत सापाच्या जवळ झोपल्याने देखील तो आपल्याला काहीच करू शकत नाही म्हणूनच साप आदींचे भय दूर केल्यानंतरच वैष्णवनामाद्वारे परिचय दिला जाऊ शकतो या भयांनी जर चित्त चंचल राहिले तर ते श्रीहरींच्या चरणकमलांमध्ये कसे बरे नियुक्त होईल म्हणूनच सर्पाचे भय आणि भयामुळे सर्पास मारण्याच्या कृतीचा अवश्यमेव परित्याग करणे उचित आहे लाडी महाशयांनी काहीसे श्रद्धेने म्हटले आपल्या साधूवचनांनी माझे हृदय निर्भय झाले आता मी समजलो की हृदयास उन्नत केल्यावरच परमार्थ लाभ केला जाऊ शकतो पर्वत आणि गुहांमध्ये बरेचसे महात्मा भगवंताचे भजन करतात ते तेथील जंगली जीव आणि प्राण्यांचे भय करीत नाहीत परंतु असत्यांना गावांना सोडून वनातील प्राण्यांसोबत निवास करतात बाबाजी म्हणाले हृदयात भक्तिदेवीचा आविर्भाव झाल्याने हृदय सहजच उन्नत होऊन जाते जगातील समस्त जीवांचे प्रियपात्र बनले जाऊ शकते संत आणि असंत सर्व जीव वैष्णवांवर प्रेम करतात म्हणून प्रत्येक मनुष्यास वैष्णव व्हायला हवे जगात सर्व जीवांचा प्रियपात्र होता येऊ शकते संत आणि असंत सर्व जीव वैष्णवांशी प्रीती करतात म्हणून प्रत्येक मनुष्यास वैष्णव बनायला हवे हे बोलणे ऐकताच लाहडी महाशय म्हणाले आपण नित्य धर्माप्रती आमची श्रद्धा उत्पन्न केली आहे मला असे वाटते की नित्य धर्मासोबत वैष्णवधर्माचा काही निकटतम संबंध आहे परंतु नित्यधर्म आणि धर्म एकच आहेत यास मी अजूनही समजू शकलो नाही वैष्णवदास बाबाजी बोलू लागले जगात वैष्णवधर्म नावाने दोन धर्म पृथक पृथक रूपाने चालत आहेत पहिला शुद्ध वैष्णव धर्म आणि दुसरा विद्धवैष्णवधर्म शुद्ध वैष्णव धर्म तत्वत एक असूनही रसाच्या दृष्टीने त्याचे चार भेद आहेत दास्यगत वैष्णवधर्म सख्यगत वैष्णवधर्म वासल्यगत वैष्णवधर्म आणि मधुरगत वैष्णवधर्म वास्तवतः शुद्ध धर्म वास्तवत शुद्ध वै वैष्णवधर्म एक आणि अद्वितीय आहे आणि त्याचे नाव नित्यधर्म वा परधर्म आहे यो विज्ञाते सर्व इदम विज्ञावती ज्यांना विशेष रूपाने जाणल्याने सर्व काही जाणले जाते मंडुक उपने उपनिषीद ही श्रुतीवाणी शुद्ध वैष्णवधर्मास लक्ष करते याचे विस्तृत विवरण आपण क्रमशः जाणून घ्याल विद्ध वैष्णवधर्म दोन प्रकारचे आहेत कर्मविद्ध वैष्णवधर्म आणि ज्ञानविद्ध वैष्णवधर्म स्मार्थमतात वैष्णवधर्माच्या जितक्या पद्धती आहेत त्या सगळ्या कर्मविद्ध वैष्णवधर्म आहेत या वैष्णवधर्मात वैष्णव मंत्राची दीक्षा झाल्यावर देखील विश्वव्यापी पुरुषरूप विष्णूला कर्मांग रूपात मांडले जाते या मताप्रमाणे विष्णू समस्त देवतांचे नियत्ता असूनही स्वयं कर्मांग आणि कर्माच्या अधीन आहेत कर्म विष्णूंच्या इच्छेच्या अधीन नाहीत परंतु विष्णूच कर्माच्या अधीन कर्माच्या इच्छेच्या अधीन आहेत या मतानुसार उपासना भजन आणि साधन सर्वच कर्मांक आहेत कारण कर्मापेक्षा दुसरे कोणतेच तत्व उच्च नाही या मताचे खूपसे लोक आपण वैष्णव असल्याचा अहंकार करतात ते शुद्ध वैष्णवास वैष्णव स्वीकार करू इच्छित नाहीत हे त्यांचे दुर्भाग्य आहे भारतात ज्ञानविध वैष्णवधर्माचा खूप प्रचार आहे ज्ञानी संप्रदायांच्या मतानुसार अज्ञेय ब्रह्मतत्वच सर्वोच्च तत्व आहे यात निर्विशेष तत्वास प्राप्त करण्याकरिता साकार सूर्य गणेश साकार सूर्य गणेश शक्ती शिव आणि विष्णूची उपासना करणे आवश्यक असते ज्ञान पूर्ण झाल्यावर साकार उपास्य दूर होतात तथाशेवटी निर्विशेष ब्रह्मत्व लाभ ब्रह्मत्वाचा लाभ होतो अनेक लोक या मताचा या मता स्वीकार करून शुद्ध वैष्णवांचा अनादर करतात या पंच उपास विष्णूची जी उपासना होते त्या सर्व विष्णू विषयक असते काही काही ठिकाणी ती उपासना राधाकृष्ण विषयक असूनही तो शुद्ध वैष्णवधर्म नाही अशा प्रकारे विद्ध वैष्णव धर्मास वेगळे केल्यानंतरही ज्या शुद्ध वैष्णव धर्माचा प्रकाश होतो तोच यथार्थ वैष्णव धर्म आहे कलेच्या प्रभावाने अधिकांश लोक शुद्ध वैष्णवधर्मास न समजून विद्ध वैष्णवधर्मासच वैष्णवधर्म समजतात श्रीमद्भागवतानुसार मनुष्यात परमार्थाच्या प्रवृत्ती तीन प्रकारच्या आहेत बाह्यप्रवृत्ती परमात्मप्रवृत्ती आणि भागवत प्रवृत्ती बाह्य प्रवृत्तीद्वारे निर्विशेष ब्रह्मात कुणाकुणाची रुची असते ते लोक ज्या उपायाचे अवलंबण करून निर्विशेष होण्याची कृती करतात ती पंच नावाने विख्यात आहे परमात्मा प्रवृत्तीद्वारा सूक्ष्म परमात्मा स्पर्शी योगतत्वामध्ये कुणाकुणाची रुची असते ते लोक ज्या उपायाचा अवलंब करून करून परमात्मसमाधीची आशा करतात त्या क्रिया कर्मयोग अष्टा अष्टांगयोगाच्या नावाने विख्यात आहेत या मताचे विष्णूमंत्र दीक्षा विष्णूपूजा आणि ध्यान आदी सर्व कर्मांग आहेत यातच कर्मविध वैष्णवधर्माचा उदय होतो भागवत द्वारा शुद्ध सविशेष भगवत अनुगत अणुगत भक्तित्वात सौभाग्यशाली जीवांची रुची होते या लोकांची भगवताराधना आदि क्रिया कर्म अथवा ज्ञानाचे अंग नाहीत शुद्ध भक्तीचे अंग आहेत या मताचा वैष्णवधर्म शुद्ध वैष्णवधर्म आहे श्रीमद्भागवताचे कथन आहे वदंती तत्वत्वविधस्तव यज ज्ञानमद्व्ययम ब्रह्मेती <ुण> परमात्मे ती भगवाने ती शब्दते तत्वत वास्तवस्तुस अद्वैय म्हणतात त्यात अद्वैय तत्व ब्रह्म कुणी परमात्मा आणि कुणी भगवान या नावाने संबोधित करतात बघा ब्रह्म आणि परमात्मा भेदांचे भगवतत्व हेच समस्त तत्वात श्रेष्ठ आणि अंतिम आहे भगवतत्व हेच शुद्ध वैष्णव विष्णुतत्व आहे या तत्वाचे अनुगत जीवच शुद्ध जीव आहेत आणि त्यांच्या प्रवृत्तीचे नावच भक्ती आहे हरिभक्तीच शुद्ध वैष्णवधर्म नित्यधर्म जैवधर्म भागवत धर्म परमार्थ आणि परधर्माच्या नावाने विख्यात आहे ब्रह्मप्रवृत्ती आणि परमात्मा प्रवृत्तीने जितक्या प्रकारचे धर्म उत्पन्न झाले आहेत ते सर्व नैमित्तिक आहेत नित्य नाहीत निर्विशेष संधनात देखील निमित्त आहे म्हणून पण ते नैमितिक नाही नित्य नाही नैमितिक आहेत नित्य नाही जडविशेष पंधनातून मुक्त होण्याचा प्रयत्न करतात ते जड बंधनास निमित्त करून निर्विशेष गतीच्या अनुसंधान रूप नैमित्तिक धर्माचा आश्रय ग्रहण करतात म्हणूनच ब्राह्मधर्म नित्य नाही जे जीव समाधी सुखाच्या कामने परमात्मध करतात ते जडि निक धर्माचे अवलंबन करतात म्हणून आहे इथं पर्यंत ऐकून लाहिडी महाशय म्हणाले महाशय कृपा करून मला शुद्ध वैष्णवधर्माचा उपदेश करावा मी या अधिक वयात आपल्या चरणांचा आश्रय ग्रहण करीत आहे कृपया आपण मला ग्रहण करायला हे मी ऐकले आहे की असद्गुरूद्वारा प्रथम शिकवण आणि दीक्षाग्रहण केल्यानंतर सुद्धा सद्गुरू भेटल्यानंतर पुनः शिक्षित आणि दीक्षित होणे उचित आहे खूप दिवसांपासून आपल्या सदउपदेशांना ऐकून वैष्णवधर्माप्रती श्रद्धा निर्माण झाली आहे यावेळी कृपा करून प्रथम वैष्णवधर्माची शिकवण द्या आणि शेवटी दीक्षा देऊन मला पवित्र करा बाबाजी काहीसे व्यथित होत म्हणाले महाशय मी यथाशक्ती आपल्याला उपदेश तर देईनच परंतु गुरु होण्या योग्य मात्र नाही ते काहीही असो आता आपण शुद्ध वैष्णव धर्माची शिकवण ग्रहण करावी विश्वासे आदी गुरु श्री चैतन्य महाप्रभूंनी सांगितले आहे की वैष्णव धर्मात तीन तत्व आहे एक संबंध तत्व दुसरे अभिदे तत्व आणि तिसरे प्रयोजन तत्व या तिन्ही तत्वांना जाणून जे अनुरूप योग्य आचरण करतात तेच शुद्ध वैष्णव आणि वा शुद्ध भक्त आहेत संबंध तत्वांतर्गत तीन विषयांचे वेगवेगळे निरूपण केले गेले आहे जड जगत वाईक वा तत्व जीव अथवा अधीन तत्व आणि भगवान वा प्रभुत भगवान एक आणि अद्वितीय आहेत ते सर्व शक्ती संपन्न सर्वांकर्षक ऐश्वर आणि माधुर्याचे मात्र निलय आणि जीव शक्तीचे आश्रय आहेत माया आणि जीवांचे एकमात्र आश्रय असून देखील ते सुंदर रूपात एक परम परम स्वतंत्र स्वरूप आहेत त्यांच्या अंगाची प्रभा दुसऱ्या निर्विशेष ब्रम्माच्या रूपात प्रतिभासित होते त्यांची ऐशी शक्ती जीव आणि जगाची सृष्टी करून आपल्या अंशांनी परमात्मा रूपात जगात प्रवेश करते हेच परमात्मा अथवा ईश्वरतत्व आहे ऐश्वर प्रधान प्रकाशात ते परमव्योमात वैकुंठाचे नारायण आहेत आणि तेच आपल्या माधुर्यप्रकाश वृंदावनात गोपीजन वल्लभ श्रीकृष्णचंद्र आहेत त्यांचे प्रकाश, प्रकाश आणि विलास नित्य आणि अनंत आहेत त्यांच्या समान कोणीही आणि काहीही नाही मग त्यांच्यापेक्षा आहेत ज्यापैकी जीवांच्या निकट केवळ तीन विक्रम परिचित आहेत पहिला चित विक्रम ज्याद्वारे त्यांच्या लिलासंबंधी सर्व काही सिद्ध होते दुसऱ्याचे नाव जीव विक्रम वा तटस्थ विक्रम आहे ज्यामुळे अनंत जीवांचा उदय आणि अवस्थान होते आणि तिसऱ्याचे नाव मायाविक्रम आहे ज्याद्वारे जगातील समस्त माईक वस्तू काळ आणि कर्माची सृष्टी झाली आहे जीवासोबत भगवंताचा भगवंताबरोबर जीव आणि जडाचा तथा जडाबरोबर भगवान आणि जीवाचा जो संबंध आहे त्यास संबंध तत्व म्हटले जाते संबंध पूर्णपणे जाणून घेतल्या नंतर संबंध ज्ञान होते संबंध ज्ञान व्यक्तीही प्रकारे बनवू शकत नाही लाही मी वैष्णवांकडून हे ऐकले आहे की वैष्णव केवळ भाऊक असतात त्यांना ज्ञानाची आवश्यकता नसते ही गोष्ट कुठपर्यंत योग्य आहे मी आतापर्यंत हरिणाम संकीर्तनात भावनांनाच संग्रहित करण्याचा प्रयत्न केला आहे परंतु ज्ञानाकरिता काहीच प्रयत्न केले नाहीत बाबाजी म्हणाले भावाचा उदय होणे हेच वैष्णवांकरिता श्रेष्ठ फळ आहे परंतु भाव शुद्ध असावयास हवा शावा। जे लोक अभेद संधानास परमफळ जाणून साधना काळात भावाची शिकवण ग्रहण करतात त्यांचा भाव आणि त्यांचे प्रयत्न शुद्ध भाव नसतात शुद्ध भावाचे अनुकरण मात्र असते शुद्ध भावाचा एक बिंदू देखील जीवास चरितार्थ करतो परंतु ज्ञानविध भाऊ केवळ उत्पादच समजायला हवा ज्यांच्या हृदयात अभेद ब्रह्मभाव आहे त्यांचा भक्तिभाव केवळ लोकवंचना मात्र आहे म्हणून शुद्ध भक्तांकरिता संबंध ज्ञान अत्यंत आवश्यक आहे लाहीडी माशियांनी श्रद्धापूर्वक विचारले ब्रह्मापेक्षा काही उच्चतत्व आहे का भगवंतामुळे जर ब्रह्माची प्रतिष्ठा आहे तर मग ज्ञानी लोक ब्रह्मा सोडून भगवंताचे भजन का नाही करीत बाबाजींनी काहीसे हसतच उत्तर दिले ब्रह्मदेव सणकादी चारही कुमार शुक, नारद आणि देव देव महादेव या सर्वांनी अंतत भगवंताच्या चरणी आश्रय घेतला आहे लाहीडी महाशयांनी शंका व्यक्त केली भगवंताचे रूप आहे मग सीमाविशिष्ट असूनही ते असीम ब्रह्माचे आश्रय कसे काय असू शकतात बाबाजींनी त्यांच्या शंकेचे समाधान करीत उत्तर दिले जड जगत जड जगात आकाश नामक एक वस्तू आहे ती सुद्धा असीम आहे अशा दशेत ब्रह्म असीम असल्याने आकाशापेक्षा ब्रह्माचे अधिक महात्म्य ते काय भगवान आपल्या अंगकांती रूप अंगकांती रूप शक्तीद्वारे असीम होऊन देखील एकाच वेळी युगपद स्वरूपवान सुद्धा आहेत अशी कुठलीही अशी आणखीन कुठलीही वस्तू पाहिली आहे का या अद्वितीय स्वभावामुळेच भगवान ब्रह्मतत्वापेक्षा कितीतरी पटीने अधिक श्रेष्ठ आहेत त्यांचे स्वरूप परमाकर्षक तर आहेच परंतु त्यांच्या सर्व व्यापित्व सर्वज्ञत्व सर्व शक्तित्व परमदयालुता आणि परमानंदसुद्धा पूर्णपणे विराजमान आहेत सर्व संपन्न स्वरूप उत्तम आहे अथवा एक अज्ञात सर्वव्यापी अस्तित्व ज्यात कुठलाही गुण नाही कुठलीही शक्ती नाही वास्तविक ब्रह्म भगवंताचाच निर्विशेष भाव मात्र आहे भगवंतात निर्विशेषत्व आणि सविशेषत्व दोन्हीही सुंदर रूपात एकाच वेळी अवस्थित आहेत ब्रह्म त्यांचे एक अंश मात्र आहे निराकार निर्विकार, निर्विकार निर्विशेष अपरिज्ञेय आणि अपरिमेय आदी भाव अदूरदर्शी व्यक्ति, सर्वदर्शी आहेत ते पूर्ण तत्वाच्या आंतरिक अन्य कुठेही मन गुंतवत नाही वैष्णव निराकार तत्वाप्रती विशेष श्रद्धा ठेवीत नाहीत कारण ते नित्यप्रेम आणि शुद्धप्रेमाच्या विरोधी आहे परमेश्वर श्री कृष्णचंद्र सविशेष आणि निर्विशेष दोन्ही तत्वांचे आश्रय आहेत ते परमानंदाचे समुद्र आहेत तर समस्त शुद्ध जीवांचे आकर्षक आहेत लाहीडी लाहिडी महाशय म्हणाले श्रीकृष्णाचा जन्म आहे कर्म आहेत आणि शरीर त्याग आहे तर मग त्यांची मूर्ती नित्य कशी काय असू शकते बाबाजी म्हणाले श्रीकृष्ण मूर्ती सच्चेनंद आहे त्यात जडीय संबंधीय जन्म कर्म आणि देह त्याग नाही लाहिडी मग भारत महाभारतादी ग्रंथात तसे वर्णन का केले गेले आहे बाबाजी नित्य तत्व वाणीच्याही अतीत असल्याने त्याचे वर्णन केले जाऊ शकत नाही शुद्ध शुद्धजीव आपल्या चित विभागात कृष्णमूर्ती आणि कृष्ण लिलांचे दर्शन करतात वाणीद्वारे व्यक्त झालेल्या ते तत्व झाल्यावर ते तत्व जडीय इतिहासाप्रमाणे वर्णित होते जे लोक महाभारत आदी ग्रंथाचे सार ग्रहण करण्यास समर्थ आहेत ते कृष्णलीला आदींचा जसा अनुभव करतात जड बुद्धिवान त्याच वर्णनांचा दुसऱ्या अरेने अनुभव करतात लाहीडी कृष्णमूर्तीचे ध्यान केल्याने हृदयात देश आणि काळापासून परिछिन असा एक भाव उदित होतो त्याच प्राप्त करून श्रीमूर्तीचे बाबाजी ध्यान बाबा मनाचे कर्म आहे मन जोपर्यंत शुद्ध चिन्मय होत नाही ध्यान तोपर्यंत चिन्मय होऊच शकत नाही भक्तीभावित मन अर्थात भक्तीद्वारे शुद्ध केलेले मन क्रमशः चिन्मय होऊन जाते ज्या मनाने ध्यान होते ते अवश्य चिन्मय बनते भजनानंदी वैष्णव लोक जेव्हा नाम घेतात त्याच वेळेस त्यावेळेस जड जगत त्यांच्या त्यांचा स्पर्श करू शकत नाही ते चिन्मय आहेत चिन्मय जगात राहून कृष्णाच्या दैनंदिन लिलांचे ध्यान करतात तथा अंतरंग सेवा सुखोभो सुखोभोग करतात लाहिडी कृपा करून मला चेद अनुभव प्रदान करावा बाबाजी समस्त जड़ी समस्तिय संदेह आणि कुतर्काचा परित्याग करून जेव्हा आपण निरंतर नामाचे परीक्षण कराल तेव्हा शीघ्रच काही दिवसांमध्ये चितनुभव अनुभव स्वतः आपआपदीत होऊन जाईल जितके अधिक कुतर्क कराल मनास तितकेच अधिक जडबंधनात आबद्ध करीत जाल आणि जितका अधिक हरिनामाचा नामरसाचा उदय कराल जडबंधन तितकेच शिथिल होत जाईल आणि हृदयात चित जगत प्रकाशित होईल